अध्याय 290 नव्वदावा पराशर गीता युधिष्ठिर म्हणाला हे महाभाह पितामह अमृत कितीही प्याले तरी जसे ते पुरेसे होत नाही तसेच आपला हा अमृतुल्य बोध पुरेसाच होत नाही याकरता माझे कल्याणाची आणखी काही गोष्ट आपणास दिसत असेल तर मला सांगावी हे पुरुष श्रेष्ठा असे कोणते शुभकर्म आहे कि जे की जे केल्याने मनुष्याला इहलोकी व मरणोत्तर लोकी ही अत्युच्च कल्याणाची प्राप्ती होईल ते मला सांगावे भीष्म म्हणाले बाबारे पूर्वी महायशस्वी राजा जनकाने महात्मा पराशरालाही असाच प्रश्न केला होता की प्राणी मात्रास इह परलोकी श्रेयस्कर असे कशाचे ज्ञान आहे ते मला आपण कृपा करून सांगा राजा त्यावेळी तो अखिल धर्मक्रिया जाणणारा परमतपस्वी पराशर मुनी जनक जनकराजावर कृपा करण्याचे बुद्धीने जे बोलला तेच मी तुला सांगतो पराशर म्हणाला हे राजा जानी म्हणून या प्रश्नाचा मन घालून विचार केला आहे त्यांचे असे म्हणणे आहे की इह परत श्रेय देईल अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे विहित मार्गाने आचरिलेला धर्म होय या धर्माहून अधिक श्रेयस्कर अशी दुसरी कोणतीही गोष्ट नाही हे नृपश्रेष्ठा सम्यक धर्मानुष्ठानाने पुरुष स्वर्गलोकीही पूज्य होतो आणि देहधारी जे आहेत त्यांचा सर्व कर्मविधी धर्मस्वरूपाचा आहे व या धर्मात वागणारे जे निरनिराळ्या आश्रमातील पुरुष आहेत त्यांनी त्याला अनुसरूनच आपापली कर्मे करीत असावे बा या लोकी वर्णभेदाने जीविकेचे विहित मार्गही शास्त्राने चार प्रकारचे सांगितले आहेत ते असे दानप्रतिग्रहाने ब्राह्मणांनी जीविका करावी कर्णग्रहणाने क्षत्रियांनी कृष्याधिकांनी वैश्याने व रोजमुरा मिळवून शूद्रांनी जीविका करावी या चार मार्गांनी मनुष्य आपले प्राणधारण करतात त्यांनी करावे असा विधी आहे परम बहुधा मनुष्य आपापल्या इच्छेप्रमाणे जीविकेचे पुण्यपापात्मक भिन्न भिन्न असे मार्ग स्वीकारतात त्यामुळे पंचत्वाला गेल्यावर ज्या प्रकाराने त्यांनी पूर्वी वृत्ती म्हणजे जीविका संपादली असेल त्याचे स्वरूपाप्रमाणे त्यांना भिन्न भिन्न गती प्राप्त होतात पाप्यांना तिर्यक म्हणजे पश्वादियोनी प्राप्त होते पुण्यवंतांना स्वर्गवास लाभतो समान पापपुण्याने मनुष्यलोक मिळतो आणि तत्वज्ञानाने ज्यांनी पापपुण्याचा उच्छेद केला असेल अशा मुक्तीच मिळते साधारणत सर्व जंतू जरी एकसारखे असले तरी ज्याप्रमाणे एखाद्या तांब्याच्या भांड्याला सोन्याचा मुलामा केल्यास ते सोनेरी दिसते रुपयाचा केल्यास रुपेरी दिसते त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांना आपापल्या पूर्वकर्मानुसार निरनिराळे रंग चढतात कोणी म्हणेल हे पूर्वकर्म कुठून आले तर ते कारण का तोर एक तोर कर्म स्थूल चर्म दृष्टि नहीं कारण अनेक लता गां बीजे ग्रीष्म ऋतुत भूईत कोठे गाड़ी जी दृष्टि देखी ये नहीं तथापि वर्षाखा जेथे लता गुलमा अंकुरित आज निगुड़ होती जसे प्राप्त है तसेच जीवांना या लोकी प्राप्त होणाऱ्या भिन्न भिन्न सुखदुखातून प्राकृत कर्माचा हा परिणाम आहे असे अवश्य मानावेच लागते तसे न केल्यास कृतनाश व अकृताभ्यगम या नावाचे दोन दोष आपले विचारसरणीत उत्पन्न होते कर्म टीप कर्म न मानावे तर केलेले कर्म फुकट जाते असे म्हणावे लागेल याचा अर्थ कृतनाश वन्न केलेल्या कर्माचे फळ मिळते त्याचे नाव आकृताभ्यागम असे म्हणावे लागते टीप्स संपली बीजापासून जसा वृक्ष तशी पूर्व कर्मापासून ही सुखदुःखे असे म्हणावे लागते आणि मनुष्य जर या लोकी चांगली कर्मे करील तर मरणोत्तर त्याला पुढील लोकी सौख्यच येईल येथे पराशर चारवाकमाताचे उद्घाटन करून म्हणतात हे जनका या माझ्या म्हणण्यावर काही चारवाधिकांचे असे म्हणणे आहे की कि दैव किंवा प्राकृत कर्म म्हणून जे तुम्ही म्हणता ते आम्हास कबूल नाही कारण आम्हास ते कोठे प्रत्यक्ष दिसत नाहीच व अनुमानही त्याचे सिद्धीस साधक होत नाही आता देव गंधर्व दान इत्यादी भिन्न योग्यतेचे हे वर्ण कोठून आले म्हणून कोणी म्हणेल तर आम्ते मते चारवाक स्वभावता शिवाय एक जन्मी के लिए कर्मा फल जर दुसर जन्मी प्राप्त होते हे तुम्हें खरे तो यह जन्मी ज्यादा मनुष्या केवदुखादी प्राप्त होता अपन पूर्वजन्नी के नित्य नैमित्तिक काम्य व निषिद्ध या चतुर्विध कर्मापैकी अमक्या फल है असे मनुष्य स्मरले पाइजे होते पं तसे स्मरत अनुभव नहीं आता को कर्मफला सुख दुखाशी का संबंध नहीं तो मग वेदा नित्यनिमित्तिक चतुर्विध कर्मे व प पुण्यपापादी फले या गोष्टी उल्ले का उल्लेख का चार बाको वेदा है यह बोलने केवल जगा की रहाटी सुरड़ीत एकदम मोटी हानि व त्याचे शेजाऱ्याला त्या केवळी आकस्मिक मोठा लाभ झाला तर पहिल्याचे मनाला एकदम मोठा धक्का बसून त्याची शांती बिघडेल ती न बिघडता कायम राहावी या हेतूने वेदाने ही कर्माची व्यवस्था केवळ कल्पित उपस्थित केली आहे एवढेच ती स्वभाव सिद्ध शिवाय लोकायतिकाचा आगाम करणारे जे बृहस्पती प्रभूती वृद्धवृद्ध ज्ञाते आहेत त्यांचेही म्हणणे या तुमच्या दैव आणि प्राकृत कर्मवादाला धरून नाही पराशर म्हणतात चारवाकाचा हा स्वभाववाद खोटा आहे कारण या जगातील आपला सर्वांचा प्रत्ययी अनुभव असा आहे की आपण नेत्र मन वाणी किंवा कर्मेंद्रिये या चतुर्द्वारांनी जसे चतुर्विध बरे वाईट पाप किंवा पुण्य कर्म करू तसेच त्याचे फलही होते व लोकातील सुखदुःखादी अनुभव वैचित्र्याला कारणभूत हे चतुर्विध कर्मवैचित्र्यच असते हे म्हणणे वेददृष्ट्या व लोकदृष्ट्याही समंजस व सोपपत्तिक असता ते सोडून हा चार भाग ज्याला कोणतेही प्रतिष्ठित प्रमाण नाही ज्याचे स्वीकाराने तड लागत नाही व सुखदुःखादी वैषम्याचा न्यायही लागत नाही असला हा स्वभाववाद धरून बसला आहे हे त्याचे निव्वळ मूर्ख पण आहे कारण याचा हा स्वभाववाद म्हणजे उष्णता हा अग्नीचा स्वभाव आहे तो कृतक नाही त्याचप्रमाणे जगातील सुखदुःख हे स्वभावताच आहे कृतक नाही अशा अर्थाचा आहे पण हा वाद टिकत नाही कारण त्याचाच दृष्टांत मानून चालले असता अग्नी म्हटला की तो सदैव उष्णत असतो <coughs> काही वेळ उष्ण काही वेळ थंड काही वेळ न थंड न उष्ण असे वैचित्र किंवा व्यभिचार त्याचे ठिकाणी आढळत नाही पण जगातील सुखदुखांचा प्रकार या दृष्टांताशी जुळत नाही कारण अग्नि हा जसा सदैव उष्ण तशी सर्व मनुष्य सुखी तर सुखी किंवा दुःखी तर दुःखीच असे केवळ आढळत नाही सुखदुःखाचे सर्वदा वैचित्र्य आढळते कोणी म्हणतो माझी गेली सात वर्षे सारखी चैनीत गेली पन आता गाड़े उलटले आता पदोपदी कष्ट आए को आपले बाब मागले दिवस हाल अपेष्ट गले परु आता से लाट है काही कमी नहीं तिशा मनतो आमचे आपले सदाच नरम गरम है बरे नहीं वाइट ही नहीं चौथा मनतो आता से मी पोटुखी अजिबा गिनी पं दारंश एक गेले तर एक आ इत्यादि परंतु या गोष्टीची किंवा वस्तुस्थितीची उपपत्ती स्वभाववादाप्रमाणे जुळत नाही यास्तवर राजा तो खोटा आहे आता चारवा कदाचित असे म्हणेल की बरे एक वेळ तुमचे कर्म व तज्जनित सुख दुःख हे पत्करले तरी ते तात्कालिक संबंधात समंजस दिसेल म्हणजे आता अग्नीत हात घातल्यास तो पोळणे हा कारण कारण भाव कदाचित योग्य म्हणता येईल तर आज विस्तवत हाथ घालावा परवा चटका बसावा अशातले काही बोलता हे संयुक्ति कसे मनावे तर यावर उत्तर असे आहे मनुष्य बरे कर्म करो कि वाइट कर्म करो किल लोटला तरीके अनुरूप फल भोगन सोड़िवाय विनाश किय हा होने नहीं आता बरे केले असता त्याचा जरी तत्काळ परिचय झाला नाही तरी ते नष्ट झाले असे नाही तर ते तसेच दबा धरून गूढ राहते <coughs> इकडे संसार प्रवाहात पडलेला हा मनुष्य अगदी नाक बुडे तो पडला पडलासा दिसतो तरी तो तसाच निर्वधी बुडून राहत नाही तर ते दुःख भोगून सरतोच तसा असतो व भोगून सरवून टाकताच हा वेळपर्यंत दबा धरून राहिलेले जे त्याचे बरे कर्म म्हणजे सुकृत होते ते उदयास येऊन त्याचे कारणाने तो एकदम सुखरूप होऊन जातो याच प्रकारे हे राजा प्रारब्ध सुकृता चाही, सुखभोग रूपाने क्षय होई तो दुःख दबा धरून राहते व सुखांती चटकन उदयास येते असा हा खेळ चालतो परंतु कृतकर्म नष्ट होऊन होत नाही इंद्रिय निग्रह क्षमा धैर्य उत्साह संतोष सत्यवादित्व अकर्माची लज्जा अहिंसा निर्व्यसनिता दक्षता ही सुखाला कारण आहेत आता मनुष्य हा सुखाला काय किंवा दुःखाला काय सदाच खेळलेला राहत नाही तर सुख व दुःख ही उभय ही वाऱ्याचे झोळकेसारखी येत जाती आहे करिता हा त्यांचा स्वभाव ध्यानात आणून सुज्ञाने आपले मनाचे स्थैर्य सतत कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे ते ब्रह्म ब्रह्मसाक्षातकारास उपयोगी पडते बरे सुखदुःखे ही एक तर आगमापायी म्हणजे येत जाती किंवा अस्थिर असून त्याबद्दल दुसरी अशी गोष्ट आहे की ती ज्यांशी त्यालाच असतात कारण एकाला दुसऱ्याचे सुकृत भोगावे लागत नाही व दुष्कृतही भोगावे लागत नाही तो स्वतः बरे वाईट जसे कर्म करेल तसेच फळ त्याचे त्यालाच प्राप्त होते आता जो कोणी ज्ञाता किंवा शास्त्रदृष्टी पुरुष असतो तो तत्वज्ञानाने या पापपुण्यांचे खाते मुळीच मिटवून टाकून मोक्षाचे सरकेला लागतो आणि त्याचे उलट जो कोणी गृहपश्वादी पार्थिव वस्तूला चिकटून वागतो तो भलत्यात मार्गाला जातो म्हणजे अधिकाधिक घोटाळ्यात पडतो बऱ्यावर्तनाचे थोडक्यात लक्षण म्हटले म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपण दुसऱ्याला नावे ठेवू अशी गोष्ट आपण स्वतः करू नये कारण परनिंदकाचा उपहास झाल्याशिवाय राहत नाही यास्तव मनुष्याने असुया व आसक्ती ही सोडून आत्मनिष्ठ राहावे राजा भित्रा क्षत्रिय मेध्या मेध्य खाणारा ब्राह्मण निरकांक्ष वैश्य म्हणजे व्यापारी आशिषूद्र शीलहीन विद्वान दुवृत्त कुलीन सत्यभ्रष्ट ब्राह्मण व्यभिचारिणी स्त्री विषयंपट योगी आपले अन्न स्वहस्ती शिजविनारा, अक्कल नसून वक्तृत्व करणारा नृपाला वाचून राष्ट्र व प्रजाविषयी निष्प्रेम व बेपरवा राहणारा राजा हे सर्व स्वच्छ होत ओम तत्स